श्रीपादशी वल्लभ न हरि दत्ता या दिवांद सरस्वती सर्वे ना पाठ पाच श्रीपादशे वल्लभ न हरी दत्तापेया वासुदेवांद सरस्वती सर्वे मात्र पा दत्त महात्म्य अध्याय एकविसावा श्री गुरु गुरुदत्तात्रेयाम वेदधर्माषी दीपकाला सांगतात रामाने सैन्याला पाहून गर्जना केली आणि अर्जुनाला मागे फिरविले पुढे येऊन तो अर्जुनाला म्हणाला अरे क्षत्रियाच्या पोरा चोरासारखी गायकाय पळवितोस तू माझा दरारा जाणत नाहीस आता थांब तू स्वतःला विवेकी म्हणवितोस असे वागणे क्षत्रिया शोभते काय आता माझे सामर्थ्यच तू पहा या पृथ्वीवर माझ्यासारखा पराक्रमी दुसरा सापडणार नाही राजाने गायी दान कराव्या ब्राह्मणांचे पालन करावे हा सनातन धर्म उल्लंघून तू निघाला आहेस अरे दुष्टा काय हा तुझा अधर्म तुला ह्या लोकी व प्रलोकी कल्याण कसे प्राप्त होईल आता तुझे दुष्कृत्य फळले असून मी तुझ्या वर्मावरच प्रहार करतो रामाने केलेली ही निर्भर्सना ऐकून अर्जुनाने उत्तर दिले राजे प्रयत्न करून स्वतःच्या कोशात रत्न आणतात ही गाय म्हणजे गोरत्न आहे ती मी नुकतीच पाहिली तिच्या बदली इतर गोधन व रत्ने देऊन मी ती माझ्या नगरास घेऊन निघालो आहे ही मी पुन्हा देणार नाही तू सामर्थ्यवान असशील तर माझ्याशी युद्ध कर ऐरवी ती नाही त्यावर रामाने म्हटले हे तुझे वचन दुष्टपणाचे आहे ब्राह्मण गोधन कधी विकत असतात का तुझे रत्नधन कोणी घेतले आहे तू बळजबरी करून आला आहेस ह्या कामधेनू वरून ब्रह्मांड वाळून टाकावे ही आहे तिच्याबद्दल रत्ने देऊन तू करंटा जातो आहेस आता युद्ध करून तुझे डोके उडबितो तरच मी रेणुकेचा पुत्र नाहीतर चांडाळीचा पोर अशी प्रतिज्ञा करून हातात परशू घेऊन राम युद्धासाठी सरसावून पुढे आला त्याला सज्ज झालेला पाहून राजाने आपल्या सैन्याला आज्ञा केली की राम अन्यायाने पुढे येतो आहे त्याला ठार करा हा अयोग्य भाषण करत आहे ब्राह्मण असला तरी युद्धात ह्याचा प्राण घेतला तर ते अन्यायाचे होणार नाही राजाची ही आज्ञा ऐकून सैन्य युद्धासाठी भृगुनंदनावर चालून गेले कोणी बाण सोडले कोणी खडगा आणि तोडण्याचा प्रयत्न केला कोणी गदा फिरविली तर कोणी वारंवार मुदगर फिरविले शूर रामानेही समोर उभा राहून हातात परशू घेऊन एकट्याने शौर्याने लढण्यास सुरुवात केली त्याने कोणाचे चिलखते तोडली कोणाची धनुष्ये मोडली कोणाचे मुकुट फोडले तर कित्येकांचे पाय तोडले कित्येकांचे हात तोडून त्यांचा संहार केला तर कित्येकांचा कित्येकांच्या रथाचा विध्वंस करून कित्येक सारथी मारले हत्तींची गंडस्थळी फोडून घोड्यांची डोकी तोडून सैन्यातील अनेकांना त्याने यमसदनाला धाडले रामाचा अति ती तीक्षण परशू तत्काळ प्राण जाई सर्वांचे त्राण गळाले मग त्याला जिंकणार कोण कोणी तत्काळ मेले कोणी घायाळ होऊन पडले अशा रीतीने सर्व व्याकुळ झाले रामजनू प्रत्यक्ष काळच भासला एकटा सिंह ज्याप्रमाणे सर्व हत्तींना ठार करतो त्याप्रमाणे एकटा राम शत्रुसैन्याचा संहार करू लागला त्याने सर्व सैन्यांचा नाश केला तेव्हा रक्ताचे पूर वाहू लागले प्रेते त्यातून वाहू लागली ते पाहून देवांना नबल वाटले रक्ताच्या नद्यात केस शेवाळासारखे दिसू लागले हात सर्पाप्रमाणे व कलेवरे जलचरानप्रमाणे दिसू लागली रक्ताचा पुरात फिरणाऱ्या ढाला भोवऱ्याप्रमाणे फिरत होत्या व मासांच्या चिकलात हत्ती व घोडे रुतू लागले एकटा गरूड ज्याप्रमाणे सर्पांच्या समुहाचा नाश करतो त्याप्रमाणे एकट्या रामाने सर्व सैन्य मारून टाकले राम वडवानळाप्रमाणे भयंकर पेटला त्याने अर्जुनाच्या सैन्य सागराचा क्षणार्धात दाह करून टाकला किंवा राम हा अगस्तीच क्षुब्ध झाला व त्याने रामाचा सागर शोषून टाकला झाले राजाच्या मनातील संशय नाहीसा झाला तो तत्क्षणी उभा राहिला तो मनाशी म्हणाला हा मानव निश्चित नाही तर साक्षात विश्वंभर आहे अन्यथा हा सैन्यसागर दुसऱ्या कोणा पामराला संभारता आला असता का सूर्य ज्याप्रमाणे क्षणात अंधार नाहीसा करतो तसा याने सैन्यभार तत्काल संपूर्ण उडविला सूर अथवा असुर माझ्यापुढे टिकत नाही मला जिंकू शकेल असा कोणी ब्रह्मांडात नाही तेथे यक्की माणूस युद्ध करील काय ते हा ब्राह्मण पुत्र नसून लक्ष्मीपतीच आहे तरी ह्याच्याशी युद्ध करावे ह्याला क्षत्रिय धर्मपालनाने संतुष्ट करावे आणि युद्धात देह अर्पण करून आद्यस्थान प्राप्त करावे असा निश्चय करून त्या महात्मा अर्जुनाने रामासमोर येऊन म्हटले माझ्याशी युद्ध कराता तू तर ब्राह्मण आहेस आणि मी भयंकर क्षत्रिय आहे माझे स्वरूप भीषण असून माझे हे बाण फार कठीण आहेत तू तर कोवळा तपस्वी ऋषिकुमार आहेस फलाहाराशिवाय तुला काही माहित नाही तुझा माझ्या पुढे काय निभाव लागेल व्यर्थ मरून जाशील व तुझी आई शोक करील मागे फीर आणि सुखाने घरी जा साधा डान्स चावला तर तुमच्या शरीराला पीडा होते या तीक्ष्ण बानांची टोके अनकुचीदार पोलादाची असतात ते रुतले तर धीर धरवेल काय राजाच्या या प्रश्नावर रामाने उत्तर दिले तुला माझा कळगळा येण्याचे कारण नाही हातात शस्त्र उचलून घे बोलणे पुरे मग राजाने हृदयात श्री दत्तात्रेयांचे स्मरण केले व सत्वर माचशे धनुष्य तयार करून हातात घेतली व सिंहगर्जना करून बानांच्या वृष्टीने रामाला झाकून टाकले रामानेही त्या बाणांचे निवारण केले मेघ पर्वतावर हजार धारांनी वर्षाव करतो तद्वत राजाने रामावर बाणांची वृष्टी केली देव हे युद्ध आकाशात विमानात बसून पाहत होते त्यांनी आनंदाने माना डोलविल्या रथात बसलेला प्रतापी अर्जुने एखाद्या सूर्यबिंबाप्रमाणे नजर टाकण्यास अशक्य व तेजस्वी दिसत होता तो वेळोवेळी पाचशे बाण टाकून रामाला झाकून टाकून सिंहाप्रमाणे गर्जना करू लागला त्याचे हस्तकौशल्य अवर्णनीय व घाव अतिशय तीक्ष्ण शस्त्र व्यर्थ जात नव्हते त्याचे हस्त लाघव पाहून रामाचे मन संतुष्ट झाले तो म्हणाला याचे कौशल्य अवर्णनीय आहे हा महान वीर शूर समरकुशल असून सुरासूरही याला मारू शकणार नाही तर मानवाची कायकथा अशी प्रशंसा करून रामाने त्याचे बाणजाल तोडून टाकले व अश्वसारथी यांना मारून रथाचा चक्काचूर केला एखाद्या वृक्षाच्या फांद्या ज्याप्रमाणे वेगाने एकामागून एक तोडल्या जाव्यात त्याप्रमाणे रामाने अर्जुनाचे बाहू परशुने तोडले परंतु जे जे बाहू तुटले त्यांच्या ठिकाणी तत्काल नवीन फुटले वर व ते रामावर बाण वर्षाव करू लागले मागे हटेनाथ जो जो रामाने तोडावेत तो तो नवीन निर्माण होऊन त्यांनी रामाला ताडण करावे ह्या रीतीने भुजांचे पर्वतासारखे ढीग झाले तेव्हा रामाचे मन खचले तो म्हणाला ह्या प्रकाराचे कारण काही कळत नाही जोपर्यंत ह्याच्या बाहुंचा नाश होत नाही तोपर्यंत याचे शिरही तोडता येणार नाही आणि हा मेला नाही तर माझी फुकट जाईल राम नाउमेद झाला मनात खेद करू लागला त्याची बुद्धी मंद होऊन तो किंम कर्तव्य मूढ झाला तो विचार करू लागला रेणुका माझी आई ती मोठी पतिव्रता जमदग्नी माझा पिता व साक्षात श्रीशंकर ही गुरुदेवता ह्यांचा अनुग्रह असेल तरच यश प्राप्ती होईल वहा हा माझ्या हातून मरून माझी प्रतिज्ञा खरी होईल राम असे मनात म्हणत आहे तो अकस्मात आकाशवाणी झाली रामाला उद्देशून शब्द उमटले श्री दत्तात्रेयांच्या कृपा प्रसादाच्या योगी अर्जुनाच्या भुजांचे बीज त्याच्या हृदयाच्या ठिकाणी आहे ते प्रथम आकर्षण घेऊन नंतर बाहू तोडून टाक हे शब्द ऐकून रामाने आग्नेयास्त्र सोडले व उरस्तल फोडून भुजांचे बीज शोषून घेतले ते अभेद्य राहिले ते मात्र रामाला तोडता आले नाही तेव्हा रामाने समाधानाचा उदगार काढला तो म्हणाला छान झाले तेव्हा अर्जुनाने जानले की आयुष्याचा शेवट जवळ आला आहे आता क्षणाचाही विलंब लागता देहपात होईल तो मनात म्हणाला धन्य माझा गुरुदेव दत्त ज्याला मी सर्वस्व अर्पण केले आहे त्याने माझा मनोरथ पूरा करून मला संतुष्ट केले आहे मी त्याच्याशी अभेदपणाने एक रूप आहे तो सच्चिदा व परमानंद आहे असे म्हणून त्याने स्वस्वरूपात चित्त दृढपणे स्थिर केले इंद्रियांचा प्रत्याहार करून त्यांना मनात लीन केले व मनाचा लय प्राणात केला प्राणांचा लय तेजात करून तेजाचा लय परब्रह्मात करुण तो अद्वय ब्रम्हमय झाला त्यामुळे नाडी द्वारा हृदयात लखलकीद उजेड पडला व प्राणाने सुषुम्न मार्ग धरून तो ऊर्ध्वगत झाला तेमाने तत्काल अर्जुनाचे शीर परशुने तोडले त्याबरोबर अर्जुनाचे शरीर दणकना वाज करून धरणीवर पडले त्याचे मस्तक फुटून प्राण दत्तरूपात गेले देवांनी जय केला देवादिकांना जे अलभ्य सायुज्य राजाला मिळाले जन्मभर श्री दत्त ज्याच्या हृदयात करत होता त्याला कोण कसा मारणार राम हा केवळ निमित्त मात्र अर्जुन श्री दत्ताचा पूर्ण भक्त त्यात सर्व संग परित्याग केलेला तो पूर्वीच जीवनमुक्त होता आता विदेहमुक्त झाला स्वर्गात देवांना आनंद झाला त्यांनी जय जयकार करून रामावर पुष्पवृष्टी केली त्याच्या आनंदाला पारावर राहिला नाही स्वर्गात दुंदुही सुरू झाला गंधर्व सुस्वर करू लागले अप्सरा नृत्य करू लागल्या सर्वजण रामाची कीर्ती गाऊ लागले देव मनाले हे पुरुषोत्तमा भार्गव रामा तुझा जय जयकार असो तू मंगलधाम आहेस तुझ्या पराक्रमाला सीमा नाही ज्याने यक्ष आणि किन्नर ह्यांना जिंकले जो देव असुर ह्यांना नावर होता आपल्या पराक्रमाने ज्याने मोठमोठ्या वीरांना बांधून टाकले त्याला लीलया मारलेस रामाची त्यांनी अशी स्तुती केली कल्पवृक्षांनी त्याच्यावर पुष्पवर्षाव केला प्रतिज्ञा सफळ झाल्याने रामही चित्तात आनंदित झाला धेनला घेऊन राम आश्रमाला परत आला पित्याला वंदन करून त्याने आपण राजाला मारल्याचे सांगितले आज राजाशी युद्ध करून त्याचे सर्व सैन्य मारून त्याचे भुज तोडून शिरच्छेद केल्याचे सांगितले त्याचे ते भाषण ऐकून मुनी अनुदापाने म्हणाले तू येथून जा तू पातक करून आला आहेस जो प्रजेचे दुःख निवारतो ज्याला त्रैलोक्य घाबरते जो सर्वांना सुख देतो असा पुण्यवान राजा वध करण्यास योग्य आहे काय या राजामुळे आमचे तप निर्विघ्नपणे पार पडत असे जो प्रजेचा मायबाप त्याच्यावर तू का कोप केलास त्याने गम्मत म्हणून गाय नेली तरी मी त्याला शाप सुद्धा दिला नाही आणि तू हे काय कृत्य केलेस ज्याने अगणित गोदानी दिली ज्याच्या पायाशी सर्व सिद्धी व ऐश्वर लोटांगण घालतात त्याला हीच गाय कशाला पाहिजे झाली सांग त्याने हा विनोद केला तो तुला समजला नाही व्यर्थ त्याचा शिरच्छेद करून माथ्यावर पापाचा पर्वत घेतलास राजा अधा क्षोत्रियां समान असे शास्त्र सांगते त्याला मारणे अधर्म आहे तू हे निंद्य कर्म केलेस अरे ज्याच्या मस्तकावर अभिषेक होतो त्याला सर्व जग वंदन करते अराजा पुण्यवान त्याच्या वधाने तू पातकच जोडलेस पित्याचे हे भाषण ऐकून रामाला खिन्नता आली त्यांच्या चरणांवर वन्द, चरणांना वंदन करून तो दीनवाणीने म्हणाला तात मी फार मोठे पाप केले आहे तुमच्या वाचून कोण माझे रक्षण करणार तेव्हा शरण आलेल्याचा आधार होऊन तुम्ही माझे रक्षण करा मी तुमचे चरण धरले आहे माझा उद्धार करा चित्तात हळहळून अतिशय कळवळून रामाने डोळ्यात पाणी आणून मुनींच्या चरणांवर लोळण घेतली तेव्हा जमदग्नींना त्याची दया आली ते म्हणाले जरी तू मोठे पाप केले आहेस तरी आता माझ्यावर विश्वास ठेवून सत्वरतीर्थ यात्रा कर पश्चातापयुक्त अंतःकरणाने या भरतखंडातील सर्व तीर्थांचे तू स्नान पानाने सेवन कर गंगेची कावड भरून घेऊन तू दक्षिणेला जा ती समुद्रात सोडून समुद्राचे दर्शन घेऊन वाळूची कावड घेऊन ती गंगेच्या तीरावर आणून गंगा स्नान करून गंगेमध्ये ती सोड त्याशिवाय तू चार धामांची यात्रा बारा ज्योतिर्लिंगे सात पवित्रपुर्या यांचे दर्शन कर रामाने ते सर्व श्रद्धेने ऐकले व पित्याला नमन करून आईची आज्ञा घेऊन तो यात्रेला निघाला त्याने स्वतःच्या पापाचा उच्चार केला पश्चाताप व्यक्त केला आणि यात्रेचा संकल्प करून यात्रेकरूचा वेश धारण करून गमन केली ब्रह्मनिष्ठ पित्याने आज्ञा केल्याप्रमाणे रामाने भक्तियुक्त अंतकरणाने तंतोतंत आचरण केले वास्तविक पाहिल्यास राम स्वतःच विश्वरूप त्याला कोप आणि पाप कसे स्पर्श करतील मग अनुताप तरी कशाचा जो अज्ञानी असेल तोच कामांनी वेष्टीला जाईल व अहंकार विष्णूचा अवतार त्याला अहंकार कोठला केवळ लोकशिक्षणापंच तो बद्रिकाश्रमाला जाऊन नारायणाला वंदन करून गंगेची कावड भरून भरून घेऊन तीर्थांना पावन करत यमुना क्षिप्रा नर्मदा तापी पयोष्णी गोदा कृष्णा कावेरी नंदा व पुण्यदायक ताम्रपर्णी यांचे दर्शन व स्नान करून दक्षिणेला समुद्र स्नान करून तेथील सेतू भरून घेऊन कार्तिकेय दर्शन घेऊन परत निघाला वाटेत शिवकांची विष्णुकांची गिरी मल्लिकार्जुन विरुपाक्ष गोकर्ण कोल्हापूर त्र्यंबकेश्वर सोमनाथ सिद्धपुरी पुष्कर प्रयाग येथील दर्शने घेऊन सेतू विसर्जन केले नंतर काशीस जाऊन तीर्थयात्रा संपवून परत येऊन पित्याला सर्व निवेदन केलेहंस श्री प्रिवराजकाचार्यव श्रीमत्सगुरुदेव श्री श्रीमत्वासुदेवानंद श्री सरस्वती विरचि श्री दत्तमहात्मेकविशोध्याय दत्तार्पणस्त्री सरस्वती करीतादश्री वल्लभ न हजे पत्ता